अध्याय दोनशे शहाण्णवा भिन्न गोत्रे व संकर जाती यांची उत्पत्ती जनक विचारतो हे वक्तु वक्तुश्रेष्ठ महर्षे ब्राह्मणादी दे चतुर्वर्ण सांगितले त्यांचे ठिकाणी पूर्वक्त कृष्ण धूम्रादी सहा वर्णांपैकी कोणत्या तरी वर्णांचे आधिक्य किंवा प्राधान्य असते असे कोणत्या कारणास्तव होते ते समजून घ्यावे अशी मला इच्छा आहे तेव्हा तेवढे मला सांगावे श्रुती असे म्हणते की कोणाही पुरुषाचे अपत्य म्हणजे तो पुरुषच अन्य कोणी नव्हे असे असता हे चारही वर्ग मूळ सत्वप्रधान ब्रह्मदेवापासूनच जर उत्पन्न झाले आहेत तर त्यांच्यात सत्वाचे न्यूनधिक्य आढळून येते हे कोणत्या कारणाने पराशर म्हणतात हे महाराजा तू म्हणतोस ते तसेच आहे जो ज्यापासून उत्पन्न होतो तद्रूपच तो असतो हा जो श्रुतीचा अभिप्राय तू दर्शविलास तसाच तो आहे परंतु हे जे जातीपरत्वे वर्णाचे न्यूनधिक्य उत्पन्न झाले म्हणजे क्षत्रिय म्हणजे रजप्रदान इत्यादी याचे कारण तपाचे न्यूनत्व होय शिवाय व्यवहारात पाहणा चांगले क्षेत्र व चांगले बीज अशी जोड जमेल तेव्हा त्या बीजापासून उत्पन्न होणारा निपज उत्कृष्ट वर्णाचा निबसतो आणि या संगो, संयोगात काही कमतरता पडली म्हणजे त्या मानाने कमी प्रतीचा निपज होतो हाच न्याय वर्णभेदाला लागू आहे धर्मवेत्यांचा असा समज आहे की प्रजापती जेव्हा सृष्टीची उत्पत्ती करू लागला तेव्हा त्याचे मुख बाहू मांड्या व पाय यापासून चार वर्ण अनुक्रमे उत्पन्न झाले म्हणजे राजा ब्राह्मण हे मुखापासून क्षत्रीय हे बाहूपासून शेट लोक मांडी पासून व सेवक लोक म्हणजे शूद्र पायापासून या प्रकारे हे पुरुष श्रेष्ठा श्रुतीकडे पाहता फक्त या चार प्रधान वर्णांचीच साक्षात उत्पत्ती झाली आहे या चहूव्यतिरिक्त जे अनेक वर्ण लोकात आढळतात ते या वर्णांचे संस्कारापासून म्हणजे मिश्रणापासून झाले असे समजावे अति म्हणजे धी रथ म्हणजे क्षत्रियापासून प्रतिलोमाने ब्राह्मणीचे ठाई झालेला असेच चारही वर्णाचे अनुलोम प्रतिलोम शंकरहून अंबष्ट उग्र वैदेह स्वपाक पुलकस स्तेन निषाद सुत माघद अयोगव करण व्रास्य चांडाद इत्यादी मिश्रवर्ण उत्पन्न झाले जनक विचारतो मिश्रवर्णांचा हेतु मला पटला परंतु हे मुनिश्रेष्ठ लोकात पहावे तो कितीतरी भिन्न गोत्रे आढळतात एकाच ब्रह्मदेवापासून सर्व वर्ण उत्पन्न झाले असता त्यामध्ये ही भिन्न गोत्रे कुठून आली शिवाय मुनिगणांचे इतिहास वाचावे तो वाटेल तशा नीच क्षेत्रात ते निर्माण झाले असताही पुढे ते आपल्या उत्पत्तीकर्त्याच्या वर्णाला पोचले असे लिहिले आहे तसेच काही शुद्ध योनीत व काही अशुद्ध योनीत जन्मले असताही अंती ब्राह्मणत्व पावले हे कसे ते मला सांगा पराशेर उत्तर करतात राजा ज्यांनी तीव्र तपाने आपले अंतःकरण शुद्ध करून सोडले असे जे महात्मे मुनिजन ते मूल मुन नीच क्षेत्रात जन्माला आले होते ही गोष्ट हिशोबात धरणे योग्य नाही हे राजा मुनिजनांनी साधेल क्षेत्रात बीजारोपण करून पुत्रनिष्पत्ती केली व पुढे आपल्याच तपप्रभावाने ज्यांनी आपले संततीला ऋषितवाचे पायरीस चढवले स्वत माझा आज वसिष्ठ मुनी त्याचप्रमाणे ऋष्यशृंग काश्यप वेद तांड्य कृप काक्षिवत, कमठ यवक्रिता द्रोण आयु मतंग दत्त द्रुमद मास्य इत्यादी सर्व मूळ अशुद्धित जन्मले असताही तपोबलाने आपले उत्पत्ती करत्याच्या मूळ वर्णाला येऊन पोचले व आपल्या तपामुळे व इंद्रिय निग्रहामुळे लोकात वेद वेते या नावाने प्रसिद्ध झाले हे राजा आता गोत्रांचा विचार एक चारच गोत्रे उत्पन्न झाली ती म्हणजे अंगिरा कश्यप वशिष्ठ व भृगू ही होत मग त्यापासून प्रवर्तकांच्या कर्मभेदाने अन्य गोत्रे उत्पन्न झाली व त्यांच्या तपप्रभावाने प्रवर्तकांची नावे त्या गोत्रांना पडली आणि काल गतीने या भिन्न गोत्रांचे विवाहादी श्रौत स्मार्थ विधीत लोक अवलंब करू न लागले वर्णपरत्वे विशिष्ट व सामान्य धर्म जनक म्हणाला आता हे भगवन मला प्रथम विशिष्ट वर्णाचे विशिष्ट धर्म सांगा आणि नंतर सर्वांचे सामान्य धर्म सांगा आपणास कसाही प्रश्न केला तरी सांगण्याचे सामर्थ्य आहे पराशर म्हणतात हे नरेंद्र प्रतिग्रह याजन व अध्ययन हे तीन प्रतिग्रह याजन व अध्ययन हे तीन ब्राह्मणाचे विशिष्ट धर्म समजावे त्याचप्रमाणे रक्षण करणे हा क्षत्रियाचा विशेष सुंदर धर्म समजावा शेती पशुपालन व व्यापार उदीन हे वैश्याचे विशेष धर्म समजावे वरील तीन वर्णांची शुश्रूषा करणे हे शूद्राचे विशिष्ट कर्म जाणावे याप्रमाणे राजा विशिष्ट धर्माचे हे विशिष्ट धर्म तुला सांगितले आता सर्वांचे साधारण धर्म तुला सांगतो ते ऐक हे नृपाला भूतदया किंवा सौजन्य अहिंसा दक्षता संविभागिता म्हणजे दुसऱ्यास कोणतीही वस्तू प्रथम देऊन मग आपण उपभोगणे श्राद्धकर्म आतिथ्य सत्य अक्रोध स्वदाररती शौच निरंतर निर्मत्सरबुद्धी आत्मज्ञान व हे तेरा धर्म सर्वही वर्णांना सारखेच लागू आहेत हे मनुष्यश्वरा ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांना द्विज अशी साधारण संज्ञ सा आहे आणि आता सांगितलेले धर्म पाळण्याचा या तिन्ही वर्णांना सारखाच अधिकार आहे हे नृपाला या तिन्ही वर्णांनी निषिद्ध कर्माचे आचरण केल्यास ते पतन पावतात परंतु त्यांनी आपल्या डोळ्यापुढे आमच्यामधील श्रेष्ठ अशा योग्य पुरुषांचे उदाहरण ठेवून त्याप्रमाणे आपल्या वर्णविहित धर्माचे आचरण केल्यास ते उन्नतीस येतात शूद्राची गोष्ट निराळी आहे कारण शूद्राला श्रुतिविहित जे ब्रह्मचर्यादी संस्कारच सांगितलेला नाही त्या अर्थी त्याचे अकर्णाने त्याला वरील तीन वर्णाप्रमाणे पतनाचेही भय नाही व धर्मात त्याला अमुक कर्म असाही कुठे उल्लेख नाही अहिंसादी धर्म पाळण्यास प्रत्यवाय नाही इतकेच नवे तर हे जे आता भूतदयादी तेरा सामान्य धर्म सांगितले त्याचे पालन जो शूद्र यथावत करतो त्याला विद्वान लोक ब्रह्मदेवाशी सजातीय म्हणजे ब्राह्मणाचे योग्यतेचा मानतात परंतु हे नरेंद्र मी अशाला जगताचे प्रधान कारण जो देव विष्णू त्याशी सजातीय क्षत्रीय तुल्य हीर जी ज्यामोद्धार हवा अच्छा आल अशी स्वजना से आचरण अंगीकार मंत्ररहित होौष्टिक क्रिया के दूषण लगत नहीं मंत्र मात्र शुद्रासवर्ज है इतर जी लोग जस जसे सज्जना से वृत्ति से आचरण करूं चलते तस तसे ते सुखी होन योकी व परलोकी ही आनंदा रह हिनत्व कारण जनक विचारतो हे महामुने मला एक संशय उत्पन्न झाला आहे तो आपण उलगडून सांगा संशय असा की मनुष्याला जो हा वर्गात कमीपणा येतो मनुष्याला जो हा वर्णात कमीपणा येतो तो त्याच्या कर्माच्या हिनत्वामुळे किंवा जातीमुळे पराशर म्हणतात हे महाराजा या कामी कर्म आणि जाती ही उभय हिनत्वास कारण होतात मात्र यात थोडा फरक आहे तो असा की हीन जाती व हीन कर्म ही दोन्ही एकाचे वाट्यास आली असली तरी त्याने जातीची पर्वा न करता हिन कर्माचा त्याग करावा म्हणजे झाले कारण जातीने हीन असूनही जर तो दुष्टकर्म न करील तर त्यास उत्तम पुरुषात घडण्यास काहीच हरकत नाही बरे याचे उलट जातीने उत्तम असून पुरुष जर निंद्यकर्म करील तर ते कर्म त्याला हीनच वाढते यावरून पाहता जातीपेक्षाही कर्माचे हीनत्व अधिक बाधक होते यास्तव हीन कर्माचा आश्रय करणे चांगले नव्हे असेच वाटते जनक विचारतो हे द्विज श्रेष्ठ इहलोकी अशी कोणतीही धर्मकृत्ये आहेत की जी सदा सर्वदा आचरली असता त्यापासून भूतमात्रांची हिंसा म्हणजे त्यांना पीडा होत नाही पराशर म्हणतात हे महाराजा या तू जो हा मला प्रश्न केलास त्याचे उत्तरही जी कर्मे हिंसाविरहित म्हणजे निरुपद्रवी असून सर्वदा मनुष्यांचे तारणच करतात अशी कर्मे तुला सांगतो ग्रस्ताश्रमातील अग्नीचा समारोप करून व संसाराविषयी उदासीन व निश्चित होऊन क्रमाक्रमाने मोक्षाला नेणाऱ्या कर्ममार्गाचा म्हणजे योगाचा जे आश्रय करतात अशाही तारक कर्मे कोणती याचा आपोआप नीट बोध होतो आणि असले लोक मोठे श्रद्धावान विनित दमशील व तीक्ष्ण दृष्टी होतसा ते सर्व कर्मापासून मोकळे होऊन जरारहित अशा स्थानाकडे जातात राजा सर्वाचा सारांश तुला सांगतो की आपापली विहित अशी धर्मकृत्ये उत्तम प्रकारे आचरून व सत्यभाषण बोलून लोकात अधर्म व दारुण असे जे काही कर्म मानले जाते त्याचा त्याग केल्याने सर्व वर्ण स्वर्गस्थान पावतात या माझ्या बोलण्याबद्दल तू मुळीत संदेह धरू नको ओम तत्स